वाल्मिकी रामायण कांड सर्ग, सर्ग बारावा सुग्रीवाचे हे उत्तम बोललेले शब्द ऐकून महा तेजस्वी रामाने प्रत्यय करता धनुष्य हाती घेतले त्या मान्यवराने ते घोर धनुष्य आणि एक क्षर घेऊन सालाचा नेम धरून सोडला त्यावेळी दिशा धनाळून गेल्या तो सोन्याने मढवलेला बलवंताने सोडलेला बाण त्या सालानं फोडून पर्वताच्या सपाट भूमीतून सप्त पातालात घुसला तो अतिशय वेगाने गेलेला बाण साला फोडून काही क्षणात त्यातून बाहेर पडून परत येऊन त्या भात्यात शिरला ते सात सालोडले गेले पाहून त्या वानसश्रेष्ठाला रामाच्या शरवेगाचा पराकाष्ठेचा अचंबा वाटला त्याने भूमीवर साष्टांग नमस्कार घातला त्याची भूषणे भूमीवर पसरली सुग्रीवाला अतिशय आनंद होऊन रामाला त्याने हात जोडले त्या कर्तृत्वाने हर्ष सर्व अस्त्रेत्यात श्रेष्ठ शूर स्थिर आणि धर्मज्ञ रामाला तो म्हणाला रा। पुरुष श्रेष्ठा इंद्रासह सर्व देवाना युद्धात बाळानी मारण्याची तुझी शक्ती आहे मग वालीची तर काय कथा का एका बाळाने सात मोठे मोठे साल वृक्ष पर्वत आणि भूमी विदारण केली त्या तुझ्या रणात कोण उभा राहील आता माझा पळाला तुझ्यासारखा महेंद्र वरुणाच्या तोडीचा मित्र लाभल्यावर आता माझा आनंद दुणावला काकुतशा तुला मी हात जोडतो माझे प्रिय करता तू आताच माझ्या भ्रातृरुपी वैऱ्याला वालीला मारून टाक मग प्रेम दर्शवणाऱ्या सुग्रीवाला आलिंगन देऊन महाप्रज्ञ राम त्याला लक्ष्मणासारखाच धाकटा भाऊ मानून म्हणाला येथून आपण किशकिंधीला जाऊ सुग्रीवा तू तत्काळ पुढे ये तेथे जाऊन भाऊ म्हणणाऱ्या वालीला आव्हान दे ते सगळे त्वरित किशकिंधा या वालीच्या पुरीला गेले आणि घनदाट वनात झाडांच्या आड जाऊन उभे राहिले सुग्रीव वालीला आव्हान देण्याकरता वेगाने वस्त्र घट्ट आवळून भयंकर गर्जना करू लागली त्या गर्जनेने आकाश झणू फाटले भावाचे ती गर्जना ऐकून क्रुद्ध झालेल्या वाली अस्तगिरीच्या सूर्यासारख्या लाल आणि क्षुद्ध बाहेर पडला मग वाली सुग्रीवाचे तुंबळ युद्ध आकाशात बुधाने मंगळे अग्रहाचे व्हावे तसे झाले विजेसारख्या तडाख्याने वज्रासारख्या बुक्याने ते दोघे क्रोधाने बेभान झालेले भाऊ एकमेकांना युद्धात मारू लागले इकडे राम हाती धनुष्य घेऊन अश्विनी कुमारांसारख्या एकमेकांसारख्याच दिसणाऱ्या त्या दोघा वीरांकडे पाहत राहिला रामाला वाली कोण आणि सुग्री कोण हे समजेन असे झाले त्यामुळे अचूक मरण आणणारा बाण सोडणारा तो संकोच करू लागला दरम्यान सुग्री वालीकडून मार खाऊन आपला रक्षण करता राम न दिसल्यामुळे ऋषीमुखाकडे पळाला दमछाक झालेला रक्त बंबाळ आणि वालीच्या प्रहाराने जर्जर होऊन तो पळाला आणि रागा रागाने महावनात त्याने प्रवेश केला तो वनात शिरला असे पाहून शापाच्या भयाने वाली त्याला तू मोकळा सुटलास असे म्हणाला आणि तो महाबलवंत परत गेला रामही लक्ष्मणासह आणि हनुमंतसह त्याच वनात जेथे सुग्रीव वानत होता तिकडे गेला लक्ष्मणासह आलेल्या रामाला पाहून लाजेने मानखाली घालून दीडपणे सुग्रीव त्याला म्हणाला आपला पराक्रम दाखवून आणि आव्हान दे असे मला सांगून वैऱ्याकडून मला मारायला लावलेस हे तू काय केलेस रामा त्याचवेळी मला तू खरेपणाने सांगायचे होतेस की वालीला मी मारणार नाही म्हणजे मी इथून गेलोच नसतो मोठ्या मनाच्या सुग्रीवाने करुणवाणीने दिनपणाने असे म्हटले तेव्हा राम त्याला उत्तरला सुग्रीवा ऐक बाबा राग सोडून दे मी बाण का सोडला नाही याचे कारण मी तुला सांगतो अलंकार वेश शरीर बांधा चाल या सर्वात सुग्रीवा तू आणि वाली एकमेकांसारखे दिसणारे आहे स्वर कांती पाहण्याची तऱा पावली टाकण्याची रीत बोलणे यात मला भिन्नता दिसेना वानरोतमा त्या रूपाच्या सारखेपणामुळे मी भांबवून गेलो म्हणून शत्रूचा निपात करणारा महावेगवान बाण मी टाकला नाही माझा बाण घोर जीविताचा अंत करणारा खरा पण तुम्हा दोघांच्या सारखेपणाने मी साशंक झालो आपण दोघांच्या मुळाचाच घात होऊ नये म्हणून मी हे असे केले वीरा अज्ञानामुळे अदूरदर्शीपणामुळे माझ्याकडून जर तुझा असा नाश झाला असता तर कपिराजा माझा मोडपणा पोरकटपणा जग जाहीर झाला असता अभय ज्याला दिले त्याचा वध हे पातक फार मोठे आणि कधी घडू नये असे मी लक्ष्मण सुंदरी सीता आम्ही सगळे तुझ्यावर अवलंबून या वनात तूच आमचा आसरा ना म्हणून पुन्हा तू युद्ध करू नकोस या खेपेला मात्र माझ्याकडून वाली रणात एकाच भाडाने पाडलेल्या आणि भूमीवर तडपडत पडलेला तू पहा वानर राजा तू स्वतःला ओळखण्याजोगी काही खूण कर कि ज्या योगाने द्वंद्व युद्ध सुरू झाले म्हणजे मी तुला ओळखेन ही शुभ गजपुष्पी वेल फुललेली आहे लक्ष्मणा ती महात्मा सुग्रीवाच्या गळ्यात घाल मग पर्वताच्या कड्यावर उगवलेली पुष्पयुक्त गजपुष्पी लक्ष्मणाने उपटली आणि त्याच्या गळ्यात घातली त्या गळ्यात घातलेल्या लतेमुळे तो कांतीमान सुग्रीव सायंकाळच्या वेळी मेघ बगड्यांच्या माळेने जसा शोभतो तसा शोभू लागला रामाच्या बोलण्याने समाधान पाऊन कांतीयुक्त शरीराने तो रामाला बरोबर घेऊन निघाला आणि किशकिंधीला पुन्हा जाऊन पोचला किशकिंठा कांडाचा बारावासर्ग समाप्त होता